वाल्मिकी रामायण आरण्यकांड सर्ग चौदा पंचवटीला जाताना मध्यंतरी रामाला प्रचंड शरीराचा महापराक्रमी घृद्र भेटला वरात असलेल्या घृद्राला बघून राम लक्ष्मण उभयताना तो पक्षी राक्षस आहे असे वाटून आणि त्याने विचारले तू कोण आहेस तेव्हा मधुर आणि सौम्य वाणीने जणू त्यांची आळवणी करीत तो म्हणाला बाळा तू आपल्या पित्याचा मला मित्र समज आपले पित्याचे मित्र असे त्याला मानून रामाने त्याचा आदर केला आणि शांतपणे त्याचे कुल आणि नाव विचारले रामाचा प्रश्न ऐकून त्या पक्षाने आपल्या कुलाविषयी आणि स्वतःविषयी सांगताना सर्व भूतांच्या उत्पत्तीपासून सांगितले महाबाहो पूर्वकाळी जे प्रजापती झाले त्यांची नावे रामा मी तुला पहिल्यापासून सांगतो ते आहे त्यांच्यातला पहिला, पहिला कर्दम त्यांच्यानंतरचा विघ्रुप शेष आणि संश्रय त्या वीरवान संश्रयाला पुष्कळ पुत्र झाले त्यांची नावे स्थाणू मरीची अत्री महाबलवान कृतू कुलच्छ अंगिरस प्रचेतस पुलह दक्ष विवस्वान अरिष्टने आणि सर्वात माग उंचा महा तेजस्वी कश्यप घ्या दक्ष प्रजापतीला रामा यशस्वीनी साठ मुली झाल्या हे प्रसिद्ध आहे कश्यपाने त्यांच्यापैकी आठ सुंदर कन्यांशी लग्न केले त्या म्हणजे अदिती दीती दनू कालका तांब्रा क्रोधवशा मनू अनला या होत मग संतुष्ट झालेला कश्यप त्या कन्याना म्हणाला त्रैलोक्याचे भरण करणारे माझ्यासारखे पुत्र तुम्ही उत्पन्न करावे त्याला अदिती दीती दनु आणि कालका काल यांनी अनुमती दिली पण बाकीच्या अदितीच्या पोटी तेहतीस देव त्यांना ते जन्माला जाते ते म्हणजे आदित्य वसू रुद्र आणि दोन आश्विन दितीने यशस्वी अशा ज्या पुत्रांना जन्म दिला ते दैत्य होत ही लोकांची वस्ती असलेली पृथ्वी वने आणि सागर मिळून त्या दैत्यांचे होते अश्वग्रेला आणि कालकाने कालक जन्म दिला तांबरा क्रौंची भासी शेनी धृत राष्ट्री आणि शोकी या अशा पाच प्रख्यात कन्याना प्रसरली क्रौंचीने घुबडाना भासीने भासभना शेनीने ससाण्याना आणि अत्यंत तेजस्वी गिधाडांना धृतराष्ट्रीने हंस आणि कलहंस यांना तसेच चक्रवाकानाही जन्म दिला शुकीने नताला जन्म दिला आणि नची मुलगी झाली क्रोधवशाने हरी आणि भद्रमदा मातंगी शार्दुली श्वेता सुरभी आणि सर्व लक्षण संपन्न सुरसा व कद्रुका यांना उत्पन्न केले नरत्ना मृगीपासून आपत्ती झाली ते सर्व मृग मृगमंदेपासून अस्वले सांबर व चमर झाले भद्रमदेने इरावती नावाच्या मुलीला जन्म दिला तिचाच पुत्र ऐरावत हा लोकनाथ लोकनाथ महागज हो हरीचे अपत्ये ते सिंह नीरुपद्र विवानर, गोलांगुल ही हो आणि शार्दुलीपासून व्याघ्र हे मुलगी झाले मातंगीपासून मातंग म्हणजे हत्ती हे अपत्य आणि काकूच्या श्वेताने दिशा या पुत्राला जन्म दिला सुरभीदेवीला रामा दोन मुली झाल्या रोहिणी आणि यशस्वीने गंधर्वी रोहिणीने गायीना जन्म दिला गंधर्वीने घोड्याना आणि सुरसापासून नाग झाले आणि कद्रुने सर्पांना जन्म दिला मनूने महात्म्या कश्यपाल ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र अशा मनुष्याना जन्म दिला मुखापासून ब्राह्मण उरापासून क्षत्रिय मांड्यापासून वैश्य आणि पायापासून शूद्र अशी श्रुती आहे अनल्याने सर्व उत्कृष्ट फळांचे वृक्ष उत्पन्न केले विनता ही शुकीची नात, कद्रू आणि सुरसा या बहिणी कद्रूने धरणीला धारण करणारे हजार नाग उत्पन्न केले विनताला मात्र गरुड आणि अरुण असे दोनच पुत्र झाले त्या अरुणापासून मी जन्माला आलो संपाती हा माझा मोठा भाऊ माझे नाव जटायू मी शेनीचा पुत्र आहे तेव्हा तुझी इच्छा असेल तर तुझ्याबरोबर मी राहावे म्हणतो बाबा रे तू आणि लक्ष्मण कुठे गेलात तर सीतेचे रक्षण मी करेन जटायूचा मान करून आणि आनंदाने त्याला आलिंगण देऊन राम त्याच्या पुढे त्या धीरगंभीर रामाने जटायूने पुन्हा पुन्हा आपल्या त्याच्या पित्याशी असलेल्या मैत्रीचा उल्लेख केला तो ऐकला मग मैथिली सीतेला जटायूच्या स्वाधीन करून त्या अतिशय बलिष्ठ पक्षाला घेऊनच राम लक्ष्मणासह शत्रूंचा निपात करण्याच्या आणि वरांचे पालन करण्याच्या इच्छेने पंचवटीकडे गेला अरण्यकांडाचा चौदावासर्ग समाप्त